मार्क अध्याय द नंतर येशू ती जागा सोडली आणि येहुदिया प्रांतात व यारदेन ओलांडून पलीकडे गेला लोक पुन्हा गटागटाने त्याच्याकडे आले आणि जसा त्याचा परिपाठ होता तसे त्याने त्यांना शिकविले काही परुषी येशू आले त्यांनी त्याला विचारले आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा हे मनुष्यासाठी कायदेशीर आहे का हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले येशू ने उत्तर दिले मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे ते म्हणाले मोशेने पुरुषाला सूटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या बायकोला सोडण्याची परवानगी दिली आहे येशू म्हणाला कारण केवळ तुमच्या हट्टामुळे मोशेने तुमच्यासाठी ही पर्यायी अनुमती दिली लिहिली आहे परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले या कारणामुळेलांना सोडील व आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एक देह आहेत यासाठी देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने वेगळे करू नये नंतर येशू व घरात असतात शिष्यानी या गोष्टी त्याला विचारले येशू त्यांना म्हणाला जो कोणी आपली पत्नी टाकतो वो दुसरी बरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नी विरुद्ध व्यविचार करतो आणि जर पत्नी आपल्या नवऱ्याला सोडते आणि दुसऱ्या बरोबर लग्न करते तर तीही व्यविचार करते त्याने त्यांना स्पर्श करावा यासाठी लोक लहान बालकांना त्याच्याकडे आणित होते परंतु शिष्यानी त्यांना दटावले येशूने हे पाहिले तेव्हा तो रागावला आणि त्यांना म्हणाला लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्या सारख्यांचे आहे मी तुम्हास खरे सांगतो जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा ते, ते कधीही प्रवेश होणार नाही तेव्हा त्याने ते बालकांना उचलून जवळ घेतले आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि आशीर्वाद दिला येशू प्रवासाला निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्या पुढे टेकून म्हणाला उत्तम गुरुजी अनंकाचे जी जीवन मिळण्यासाठी मी काय करावे येशू त्याला म्हणाला तू मला उत्तम का म्हणतोस एका देवाशिवाय कोणी उत्तम नाही तुला आज्ञा माहित आहेतच, खून करू नको व्यविचार करू नको चोरी करू नको खोटी साक्ष देऊ नको फसवू नको आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर तो मनुष्य म्हणाला गुरुजी मी तरुणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहे येशूने त्याच्याकडे पाहिले त्याला त्याच्याविषयी प्रेम वाटले तो त्याला म्हणाला तुझ्या मध्ये एका गोष्टीची उणीव आहे जा तुझ्या जवळ जे सर्व आहे ते विक नंतर ते गोरगरीबांस वाटून टाक स्वर्गात तुला संपत्ती प्राप्त होईल तर मग चल आणि माझ्या मागे ये हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्या जवळ खूप संपत्ती होती येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्याना म्हणाला ज्याच्या जवळ संपत्ती आहे त्याचा देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले परंतु येशू त्याच म्हणाला माझ्या मुलांना देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उन्ट्याला सुईच्या निढ्यातून जाणे सोपे आहे ते यापेक्षाही अधिक आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले तर मग गोनाचे तारण होणे शक्य आहे त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला अशक्य नाही कारण सर्व गोष्टी देवाला शक्य आहेत पेत्र त्याला म्हणू लागला पहा आम्ही सर्व सोडले आणि आपल्या मागे आलो आहोत येशू म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो की ज्या कोणी माझ्यासाठी व सुवारसाठी आपले घर भाऊ बहिणी आई वडील मुले किंवा शेतीवाडी सोडली त्याचा छळ झाला तरी त्याला शंभर पटीने फायदा मिळेल आणि येणाऱ्या युगात त्याला आनंद काळाचे जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही परंतु ज्यांना सध्या मोठे स्थान आहे भविष्यात त्यांना खालचे स्थान मिळेल व ज्यांना खालचे स्थान आहे त्यांना मोर येमे रस्त्यावरून जात असता येशू त्यांच्या चालत होता त्याचे शिष्य विस्मित झाले होते आणि त्याच्या मागून येणारे घाबरले होते नंतर येशुने त्या बारा शिष्याना पुन्हा एका बाजूला घेतले आणि स्वतःच्या बाबतीत काय घडणार आहे हे त्यांना सांगू लागला ऐका आपण वर येरुशलेमे जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल ते त्याला मरणाची शिक्षा देतील आणि ते त्याला येवदी तर लोकांच्या हाती देतील ते त्याची थट्टा करतील त्याच्यावर थुंकतील त्याला फटके मारतील ठार करतील आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल याकोब योहान हे जब्दीचे मुलगे त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले गुरुजी आम्ही आपणाजवळ जे मागू ते आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे येशू त्यांना म्हणाला मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे ते म्हणाले आपल्या वैभवात आमच्या पैकी एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसण्याचा अधिकार द्यावा येशू त्यांना म्हणाला तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला कळत नाही मी जो प्याला पिणार आहे तो तुम्हारे पेने शक्के आहे शाय मी जो बापतीस घेना तो तुम्हें मग ये मी जो प्याला तो तुम्हें प्याल जो बापतीस घेन तो तुम्हें घयाल पर उज्वीक डावीक बसू देने मजा हाथी नहीं ज्यादा जागा तैयार के त्यांच्यासाठीच त्या राखून ठेवले आहेत दहा शिष्यांनी या विनंती विषयी ऐकले तेव्हा ते याकोब युहानावर फार रागावले येशून त्यांना जवळ बोलाविले आणि म्हटले तुम्हाला माहित आहे की परराष्ट्रीयांचे जे सत्ताधारी आहेत ते त्यांच्यावर स्वामीत्व गाजवितात आणि त्यांचे पुढारी त्यांच्यावर अधिकार गाजवितात परंतु तुमच्या बाबतीत तसे नाही तुमच्यातील जो कोणी मोठा हो पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे आणि जो कोणी पहिला होऊ इच्छितो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा कराव्यास आला आहे व अनेकांसाठी आपले जीवन खंडनी म्हणून देण्यासाठी आला आहे मग ते एरिओस आले येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह येरिवस सोडून जात असतात सिमयाचा मुलगा बारतीमय हा एक भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता जेव्हा त्याने ऐकले की नासरेचा येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला येशू डाऊदाचे पुत्र माझ्यावर दया करा तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला येशू डाऊदाचे पुत्र मजवर दया करा मग येशू थांबला आणि मनाला त्याला बोलवा तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलाविले आणि म्हटले धी दर येशू तुला बोलावित आहे त्या आंधळ्याने आपला जगा टाकला उडी मारली व तो येशू कडे आला येशू त्याला म्हणाला मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे आंधळा मनुष्य त्याला म्हणाला गुरुजी मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी मग येशू त्याला म्हणाला जा तू विश्वास ठेवलास म्हणून तू बरा झाला आहे लगेच तो पाहू शकला त्याला दृष्टी आली आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला